अकरा दोन ब्याण्णव कशा करता मला भगवंतांनी जन्माला घातलं असा विचार या विश्वामध्ये जितके भगवंतांनी ठेवलेली नाही अनेक प्रकारची शक्ती असेल हा मोठा पराक्रम असेल खूप उड्डाण करण्याचं सामर्थ्य असेल पण मी कोण आहे हे जाणून घेण्याचं सामर्थ्य नाही हत्तीमध्ये नाही गरुडामध्ये नाही ते फक्त मानवा, मानवा लोकांच्या समोर ठेवली की मला जन्माला घालण्याचा परमात्माचा उद्देश काय आहे निरर्थक या जगामध्ये ईश्वर काहीही निर्माण करत नाही जे काही निर्माण केलं असेल काही ना काहीतरी उपयोगा करताच आहे आणि त्याचा कोणता ना कोणता तरी उपयोग आहे कोणती गोष्ट या जगामध्ये व्यर्थ नाही म्हणून वनस्पत्या आहेत त्या सगळ्या वनस्पत्या कोणत्या ना कोणत्या तरी औषधी आहेत एकही वनस्पती त्याच्यातली व्यर्थ नाही आणि तिचा काही उपयोग नाही असं भगवंतानी काही निर्माण केलेलं नाही या सगळ्यांची जाणीव फक्त एकट्या मनुष्य प्राण्याला होऊ शकते इतर लोग है, और या देला करूं प्राप्त करूं सद्विचार अशा प्रकार उपनिषदा समोर सुलभते तर लोका शके और दुसरे एक बोलू शक्ति या करता वेदा चा चा कथा तयार करू, त्या उपनिषदर्यंत अनेक प्रकार चले नाही एका ऋषीचा एक आश्रम आहे आणि ती महामूल्य गोष्ट आहे परंतु फार मोठी महत्वाची आहे आणि महाभारतकारी वर्णन केलेली आहे एक ऋषीचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये गुंदीर आहे वाघ करा एकदा तो वाघ म्हटल्या बरोबर त्याची काया पलटली आणि तो वाघ झाल्या बरोबर जेव्हा गुरगुर करू लागला हरशी तुला पहिली कल्पना दिली होती पुन्हा कळते कळत आपण किती वर गेलो होतो किती जणांनी आपणाला किती प्रकारची मदत केली आणि त्यावेळेला आपण त्यांच्या करता काय केलं हे त्याची खुर्ची सुटल्यावर त्याला कळते तो पर्यंत त्याच्या लक्षातच ही घटना येत नाही अशा मामूली गोष्टी पासून भगवत गीतेच्या पुराण या पुराणामध्ये काही प्रमाणभूत वाक्य आहे या प्रमाणभूत वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे अष्टादश पुराणा ना एक वैवर्णन पुराणांची मोठी संख्या आहे अठरा आणि उपपुराची संख्या आहे कृपेनं ही पुराण विद्या सगळीच्या सगळी उपलब्ध आहे वेदांचे अनेक विभाग काळाच्या उदरामध्ये घडप झाले आज त्याचा पत्ता सुद्धा नाही की कुठे आहेत हे मंत्र ही सगळी उपलब्ध आहेत शहाण्णव शाखा याच्या मधल्या दोन, दोन चार शाखा उपलब्ध आहेत बाकीच्या सगळ्या काळाच्या उदरात गेल्या सामवेदाच्या सहा शाखा उपलब्ध आहेत बाकीच्या सगळ्या काळाच्या पोटात गेल्या आणि अथर्वाच्या सोळा शाखा उपलब्ध आहेत अतिशय मोठी मेहनत करून त्या काळी ते लिहून ठेवलो आणि परंपरेनं आपल्या लोकांनी आज तागायत त्याच संरक्षण करत आतापर्यंत तेवढ्याला तेवढ्या लोकसंख्या शिल्लक ठेवली वेळेला काही लोकांना चटक करता, काही मुठे चटकदार वाक्य वापरले आहेत या पुराणाच्या बाबतीमध्ये अशी एक मजेदार घटना आहे की कोणतही पुराण जर कोणी कुणाला लिहून दान केलं तर या पुराणामध्ये जितके अक्षर आहेत तितके वर्ष त्याला ऐकून ठेवतात कैलासामध्ये जे कोणतं पुराण ज्या कुणा देवाचं असेल त्याच्या लोकांमध्ये त्याला राहायला मिळते माणूस दान केव्हा करतो जेव्हा आपली गरज भागून काही आपल्या जवळ उरतो तेव्हा माणूस दान करतो अशा याच्यामध्ये जेव्हा लिहिण्याच काही साधन नाही तेव्हा काही कमळाच्या पानावर काही कमळाच्या फुलाच्या पाकळ्यावर काही ताडपत्रावर काही भूर्जपत्रावर काही चमड्यावर काही विठावर काही दगडावर लिहून जेवण अस इत मेहनतीने लिहिलेलं शिल्लक राहिलो आणि एक गुरु दुसऱ्या शिष्याला असे त्याच्यामध्ये ते चटकदार वाक्य जे होत ते जेव्हा लिहिण्याचं साधन नव्हतं तेव्हा तस पुराण लिहून दान करण्यामध्ये महत्व होत आता तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये सर्वात मोठा ग्रंथ गीता समजल्या जातो भगवत गीता फक्त चार मिळते आता सध्या जे छापण्याचे अर्थ उपलब्ध आहेत जे अनेक प्रकारचे कागद वगैरे उपलब्ध आहेत याचा परिणाम काय झाला भगवद्गीतेसारखा दिव्य ग्रंथ चार आणला मिळवू लागला आता कोणी जर चार खर्च करून एक पुस्तक आणलं आणि जर कोण्या चांगल्या मुहूर्तावर कोण्या ब्राह्मणाला दान केलं तर आणि वाट जर पाहू लागला या भगवंतीचे जितके अक्षर आहेत इतके वर्ष मी आता वैभवात राहणार इतके भगवान विष्णू अद्याप पागल झालेत आहे असं नाही जमत मग ते मत। लबाण का नाही ते लबाण नाही ते रुची उत्पन्न होण्याकरता वापरलेलं वाक्य आहे रोचनाथा फलश्रुती फलश्रुती रोचना करता असते काही माणसाला काही गोष्टीची चटक लागावी म्हणून काही घटना सांगितलेल्या असतात अमुक के काही काही केलं म्हणजे याच्यापासून लग्न होत त्याला के मुलगा नसतील अमुक काही केलं म्हणजे मुलगा त्याची प्रकृती बरोबर नसेल अमुक काही के केलं म्हणजे वगैरे वगैरे जे काही मानवी जीवनात नाही सांगितलेलं असत याला चटक दाखवणारी फलश्रुती म्हणतात आता कोणी म्हणेल माझ उत्तम पैकी लग्न झालेले बायको अप्रतिम आहे ती ग्रॅज्युएट आहे मी चांगल्या प्रकारचे बायको आजारी पडते मोरगा आजारी पडतो तो म्हणतो मग आजारी पडून डॉक्टरला खर्च करण्यापेक्षा मोरगावची चक्कर करून आली तर परंतर मी दौना दौना करे। उपकार ही धाग या वेळेला मोरयाला त्याच्या इथे येण्याची गरजही नसते त्याच्या बायकोची तब्येत दुरुस्त करण्याची जबाबदारी नसते काहीच नसते परंतु चालत राहिलेली परंपरा टिकावी आणि ती टिकण्याकरता याला जर वाटत असेल की माझ्याजवळ सगळंच काही आहे भगवान म्हणतो ठीक आहे तुला कळलं पाहिजे आणि त्याच्याकरता हा करता उप केला पाहिजे म्हणून त्याला सांगण्यात येत अमक नाही केलं की अमक काही बिघडत असण आहे बिघडेच पण अशा बलश्मती सांगितलेल्या असतात सार्वत्रिक लोकांच्या समोर नेहमी करता जे व्रत चाललेले असतं त्याचं नाव सत्य नारायण ारायणा भाजप चमत्कार आहे ऐकायचं ऐकायचं करायचं करायचं करावं लागते म्हणून करायचो त्यानं केलं म्हणून यानं करायचो समजून कोणी कुणाला घेत नाही काय चाललंय कशा करता चाललंय काय सांगितलंय सत्यनारायणामध्ये ना दोन तीन ठिकाणी झाली बाईनं प्रसाद न घेता गेलीचा नवरा नावे सुद्धा पुढा एका तसे ना ना तो राजा तसे राजाला काही कमी जास्त खाल्लं शंभर म्हणून त्यांनी त्यावेळेला विचार केला आणि तो म्हणतो आज माझ्या हाताने फार मोठा अपराध झाला आज मला काही गोराकी लोक त्यांनी मला तीर्थ प्रसाद दिला तो मी हो तो खाल्ला नाही मी माझ्या उन्मादामध्ये होतो एक काय खायचं खालतो म्हणून घड्यावर बसलो घरी आलो आणि पहिली बातमी सगळे पोरं बेले तो मंत्री मंत्रिमंडळानं म्हणतो हे पोरं आश्चर्य ठेवा मी पुरा त्या जंगलात जातो राजांनी तिथे आपले लढगे लढा सांगितलं आणि त्यांनी काय भगवंताला प्रार्थना करायची पुढे सत्यनारायणाची कथा प्रसिद्धीला वगैरे वगैरे बगेर काय व्हायचं ते झालं आणि त्या ईश्वरी कृपेने त्याचे बोर उठले अशा अनेक गोष्टी अनेक कथे मध्ये सांगितलेल्या असतात आता जर या विसाव्या शतकात सगळेच ग्रॅज्युएट संस्कृत विषय घेऊन ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट आणि ते म्हणतील की अहो हे सत्यनारायणाचा प्रसाद नाही चालला तर काही ऍक्सिडेंट होतो का आणि जर झाला नाही तर पोथीमध्ये बरोबर आहे का असे प्रश्न सरजच मुलं कोणी विचारताय त्यांना उत्तर देणं मुशकिल झालेलं आहे काही वेळेला या विसाव्या शतकात पुराण सांगणं आणि काही वेळेला म्हणून जे लिहिलं आहे त्या लिहिण्यावर कधीही आक्षेप घ्यायचा नाहीत आसाम त्यांनी जे लिहिलं ते सगळं खरंच आहे तिथं वांद काय आपणाला ना कळलं नाही आणि ती असते का तर त्याला त्याचा अनुभव त्यार आपल्यापेक्षा जास्त आहे म्हता गुरुता असते अशा तंत्रामध्ये काही फलश्रुत्या लिहिलेल्या असतात असे काही घोषवाक्य असतात या घोषवाक्यामध्ये अष्टादश पुराणा असं व्यासाच आहे की मी अठरा पुराणात एकट्याच वर्णन केलं सार्वत्रिक लोकांच्याही तोंडात हा वाकप्रचार आहे आता जसं हे सत्यनारायण सार्वत्रिक प्रसिद्ध व्रत आहे असं झारी अभंग सार्वत्रिक प्रसिद्ध अभंग आहेत निदान वारकऱ्यांच्या बाबतीत तरी वेदासारखी मान्य आहेत आणि त्याच्यात अठरा ही पुराणे असल्यामुळे हरिसी गाठ भगवान वेदव्यासते म्हणतात आता त्याला संस्कृत कळतो आणि त्यांनी पुराणाकडे कधी पाहिलंय पाहिलंच नाही त्याच्या इतके सुखी जगात कोणी पण समजा पाहिलं आहे वर्णन था। था दुसरा उपासना शक्तीची सांगितलेली आहे आणि त्या शक्ती उपासने करतात देवी भागवत मारकंडेय पुराण अशी काही पुराण व्यासानी निर्माण करून जगदंबेचार महापुर शिवाय श्रेष्ठ यांच्या पेक्षा मोठ कोणी सगळं विश्व सूर्यातून निर्माण होतो सगळं सूर्यामध्ये हो सगळं सूर्याच्या कृपेनं म्हणून सूर्य हा जगामध्ये एकमेव श्रेष्ठ ब्रह्मांड पुराण श्रीमंत भागवत आणि शिवपुराण काढलं परमात्मा शंकरापेक्षा मोठा कोणी नाही सगळी दुनिया त्यांच्यातून निर्माण होते त्यांच्यात नष्ट होते गणेश पुराण मुद्गल पुराण काढलं की गणेशापेक्षा श्रेष्ठ सगळ्या पुराणात मी एकट्याच वर्णन केलं आणि तो सांगायच आणि कसं बसत असा जेव्हा विचार येतो तेव्हा सगळे प्रश्न त्यांनीच काढले त्याचे उत्तर त्यांनी दिले आपल्याकडे काही काम ठेवलेले नाही इतकं जरूर असेल वाटल आहे जाऊन बसायचं ऐकायचं आणि काय करायचं फक्त विसरून जायचं याच्यापेक्षा आपल्यावर जबाबदारी काही नाही ऐकल्यानंतर ऐकलेलं तर आपण बरोबर कमावलो असं समजायला काही हरकत नाही विचार लक्षात राहिले तर तो मानवी बुद्धीचा एक प्रकार आहे म्हणून समजावा नाही लक्षात राहिलं तर चमत्कार वाटण्यासारखं काही नाही इतकं सुट माणसाच्या मागे भगवान, नाम, रूप, नहीं, नाम नहीं, नहीं, नहीं, नहीं, नहीं, या मुद्ल पुराणामध्ये जे आठ खंड आहेत या आठ खंडातल्या खंडा आठ दैत्यांनी जेवर्तात मागितले आहेत ते असेच मागितले की आमचा मृत्यू जर व्हायचा असेल तर ज्याला कुणाला ना मरू व कुणा आकार विकार कुणाचाही हाती आमचा मृत्यू होऊन आणि प्रत्येकाला त्या त्या देवानी तथा तो म्हंटल नाही हा भगवान शिल्लकच आहे अशी प्रत्येक खंडाची मानणी आहे आणि प्रत्येक खंडाचा विचार सर्वसाधारण सारखाच केलेला आहे याप्रमाणे जेव्हा विचारधारा पुढे येते तेव्हा हे नाही पण जर तुमचा आट्ट असेल आणि काहीतरी म्हटल्याशिवाय जर तुमचं समाधान होत नसेल तर तस भाच का त्याला ओम म्हणाव परमात्माच सगळ्यात महत्वाचं जर कोणतं नाम असेल तर ते एकट ओम याच्यावर मतभेद नाही कोणीही काहीही धक्का लावलेला नाही कारण याला धक्का लावण्याकरता जे शब्दशास्त्र वापरायचं हेच मुळी अपूर आहे असा काही एक विचित्र विचार या ओम उपनिषदा करता अस्तित्व नष्ट करता जवर शब्द शिल्लक नहीं विचार शिलक नहीं हा भाषाशास्त्रा जरा विचार है एक चुनूक मनुकूठे वक्ष भाषाशास्त्र कस तैयार होता था? भाषाशास्त्रामध्ये कोणीही आता जितक्या जगात भाषा आहेत या कोणीही भाषेमध्ये काही स्वर आणि काही व्यंजन आहे आणि ख हे ज्ञ पर्यंत काही व्यंजन आहे या जेव्हा अक्षराचा आणि व्यंजनाचा विचार व्याकरणशास्त्राप्रमाणे होत असतो वा तेव्हा व्याकरणामध्ये एक महत्वाचं सूत्र आहे एक अक्षर आधीच घ्यायचं आणि एक अक्षरच घ्यायचं सगळा विचार झालाच आहे असं गृहित धरल्या जात इतक्या अक्षरामध्ये आहेतच असं समजल्या जात म्हणून काही या पाणीच्या व्याकरणाचे सूत्र तयार झाले आहेत या सूत्रामध्ये का सूत्र कशाला म्हणतात एक पहिलं अक्षर आणि एक आखरीच अक्षर याच्यामध्ये असणार जे काही आहे त्याला म्हणायचं सूत्र अस विचार केला तर आपल्या काय उरतो आज जितके पंडित जगामध्ये विद्यमान आहेत ते या भाषा शास्त्रात निर्माण होतात याच्या पलीकडे कोणाजवळ काहीच पाण्डिज्य नसत याच पहिला अक्षर आहे तो अक्षर कोणता शब्द तयार होईल म्हणजे तुम्हाला कळलं काय काही नाही नोकरी करून पोट भरणे इतकं व्यापार करून पोट भरणे इतकं लोकांना बुडवण्या इतकं शिकला त्याला ज्ञान आलं काय नाही मग ज्ञान ज्ञान ब्रह्मज्ञानाला ज्ञान म्हणतात या शाळेतल्या डिग्र्यांना ज्ञान म्हणत नाही मग कोणताही पंडित असो आणि त्याला किती डिग्रिया मिळालेल्या असो त्याचा काही उपयोग नाही तो आज्ञा मग ज्ञान ज्ञान असत एक तर ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे ओम ओम इथे एकाक्षरम ब्रह्म हे सगळे वेद उपनिषद पुराण हे सगळे या एका अक्षरावर होतात या एका अक्षराच वर्णन करतात आणि करत असताना नेती नेती याच्या पणेकडे आम्हाला आपण मोठे हा बोलणं बरोबर नाही अहो हे सगळे जेवण ते बांधून ठेवलेले लहान गुंतक सगळे दप्तर आहेत त्याच्यातलं ते एकही तुम्ही सोडलं नाही अध्याप हे तर खालचेच सगळे पुस्तक शिकवले ते तुला शिकवण्यासारखं नाही म्हणे काळत तोपर्यंत ते वरची पुस्तक कळत नाही ते सगळे कारण ते सगळे उपनिषद आहेत आणि त्याचा विचार स्वतः संन्याशी झाल्याशिवाय करता येत नाही संन्याशी होणं म्हणजे बांधरा कपडा सोडून दगवा घेणं म्हणजे संन्याशी होणार नाही मला जे काही येत ते काहीच नाही असं ज्या वेळेला वाटत कारण ते ज्ञान जर इतकं गुप्त असेल आणि ते संन्यास घेतल्याशिवाय येत नसेल तर मला संन्यास घेणं आवश्यक आहे म्हणजे हे सगळं याचे विश्वाचा पसारा मला सोडला पाहिजे सोडल्याशिवाय मला तत्वज्ञान कळायचं नाही बदलला बघवा झाला काय काय बदललं काय पांढरा कपडा सोडला रंग रंगाचा एक बायको सोडली पंचवीस शे शिणी केल्या दोन चार पोरांची जबाबदारी टाळी पन्नास थोरांची एक शाळा काढली काय सु कुठे गेले त्याले कुठे गेले किल्ल्या कुठे करायचं काय हे सगळं सोडून देऊन जर तुम्ही आला आग हे कशाला वाटत तांबे करत बसता पण आपण कधी जन्मात काही सोडत नाही याच नाव आज्ञ म्हणजे शब्दच तयार होतो अज्ञ आणि तो स्वतःला ज्ञान समजतो हे चमत्कार जितकं जितकं वाचावेत पुस्तक तितकं तितके याला वाटत त्या पुस्तकापेक्षा हे किती वास्तव त्याच्यापेक्षा हे किती बडिया झालं आता मला जितकं समजते इतकं कोणाला दुनियात समजतो मला हे काहीच कळत नाही कळत नसल्यामुळेच वाटतो हे मला सगळं कळत हा विषय चमत्कार असं जे भाषाशास्त्र तयार अशा शास्त्राचं मूळ सूत्र मग आपल्याला कळत म्हणता येईल मग कोणाला कळलं म्हणता येईल मग त्यांनी लागली दुसरी शंका घेतली ओम म्हणजे हे कळल्यावर दुसरं काय कळायचं शंका करा असा नारद किंवा दत्त महाराज किंवा आणखी इतर कोणता तरी सदकाधिक योगी हो कोणा तरी दैत्याला सांगताना म्हणतात राजा अर बु हे कळलं की सगळंच कळलं मग शिल्लक काय राहिलं ला कळायचं असं प्रत्येक खंडात पुढ्याचं ऐकायला मिळेल त्यावेळेला मुख्य प्रश्न निर्माण होतो ओम म्हणजे का मग वान वेद व्यास म्हणतात ओम नाद बिंदू आणि रत्रीकरण म्हणजे एक ओम हे अक्षर तयार होत हे अक्षर हिंदूला मान्य आहे मुसलमानांना मान्य आहे मान्य आहे जैनांना मान्य आहे बौद्धांना मान्य आहे असं हे सर्व मान्य अक्षर आहे आणि हे परमात्माच खरं नाव आहे हे परमात्माच खरं स्वरूप आहे आता या ओम मध्ये अकार उकार मकार नाद बिंदू रेप इतक्यांच एकत्रीकरण असत हे सगळं एकत्रीकरण थोड थो या विश्वाकडे व्यवस्थित प्रकारे पाहू लागला कि प्रत्येकामध्ये तुम्हाला हे सापडत प्रत्येकात आपल्या शरीरामध्ये थोडा जरा व्यवस्थित विचार करून एखाद्या वेळा जरा आरशासमोर बसा आणि आपल्या शरीराचं निरीक्षण करा म्हणजे किती ओम आहेत आपल्या शरीरात याची तुमची तुम्हाला जाणीव शरीर शास्त्र कळत असेल पाहण्याची रचना कशी आहे हे भेद्याची रचना कशी आहे ही सगळी बैठकीची रचना कशी आहे इत्यादी गोष्टींचा विचार केला तर ओम कसा तयार होतो जगात असं सहज पाहायला मिळत असं या विश्वामध्ये म्हणून वर्णन केलं कि या द्रेष्टांत नष्ट हा मुख्य सिद्धांत आहे जे काही दिसेल ते चार दिवसांनी जगावा आणि काय जगावं त्याच्या दैवा दैवाप्रमाणे प्रकार आहे परंतु जन्माला आला की मेला पाहिजे हा सिद्धांत काही घडबंड मी फार लाडका आहे मोठा तपस्वी आहे मी मरणार नाही शक्य नाही मी आधी पापी आहे लवकर मिळव पाहिजे ते तुझ्या हातात काही नाही हे सगळं विचित्र सगळं तंत्र आहे परंतु जे दिसत ते नट्ट झालं पाहिजे ना, रोज तुम्हाला झाड चार दिवसांनी त्याची पानं आपोआपच पिवळ होतात आपोआपच गळतात त्याला दुसरी नवीन पालवी तयार होते हे आपण रोज दृश्य पाहतो असच आपल्या संसारामध्ये आहे आजचा रोग उद्या मोठ होतो जातो आणि हा सांगतो कालचं झाड पण हे आज नवीनच तयार झालं नवीन काही तयार झालं नाही तो जो बिंदू हा बिंदू अविनाशी आहे आणि या होम मधला जो बिंदू आहे निंदा, म्हणून हो। विष्णू शंकर देवी सूर्य यांचं काही गौन आमच्या तोंडातून कधी निघायचं नाही यांच गौणत्व आम्ही काढल्या आम्ही तर कधी मोठे होऊन चुकराव शक्यच नाही पण आमच्या ज्ञानाच पाठ खोग्र झालो असं समजायला काही हरकत नाही परमात्मा शंकर माझ्यापेक्षा आमच्या पेक्षा लहान कसे असू शकतात ज्यांच्याकरता शेकडो प्राण लिहिल्या गेले ज्यांच्याकरता लाखो व्यासांचे खात झाले ते ईश्वरी तत्वाचे असणारे मोठे घटक माझ्यापेक्षा लहान कसे असणार पण हा बुथा अभिमानी असतो सांगतो मी वैष्णव मी विष्णू शिवाय काही नाव पडायचं ते कोणाच मी वारकरी एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला मी व्हायचं मी गणपती गणपती शिवाय मी कोणाचं नाव घ्यायचं सूर्य देवता निर्माण होतात कारण काहीतरी सांगायचं म्हटल्यावर कुणाला तरी एक कोणतं तरी नाव कोणतं तरी रूप कोणता तरी आकार कार्य त्याच्या समोर ठेवावं लागेल दुसऱ्या कलिन तिसऱ्या कल्याचा असा विचार करत करत